स्कंध अकरावा अध्याय पंधरावा त्रिपुंड्र आणि ऊर्ध्वपुंड्र याविषयी माहिती नारायण म्हणाले अग्निरिती भस्म या मंत्राने भस्म शुद्ध करावे नंतर त्रिपुंड्र धारण करावे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे द्विज असल्याने त्यांनी त्रिपुंड्र धारण करावे ज्याचे उपनयन झाले आहे त्यालाच द्विज म्हणतात भस्म धारणा वाचून कर्म निष्फल होते गायत्रीचा उपदेश प्राप्त होत नाही भस्म भस्मलेपनानंतर गायत्री जप करावा जोवर अग्निजन्य भस्म धारण केले नाही तोवर गायत्री मंत्राचा अधिकार नाही म्हणून देणारा उपाय विद्वान होय भस्मसंग्रहाची आवड असलेला ब्राह्मण भस्म भस्मसंग्रहाविषयी आदर नसलेला चांडाल होय भस्म धारणा वाचून फलादि भक्षण करणारे घोड नरकात जातात विभूती धारण सोडून कोणी सुवर्ण तुला केली तरी फलप्राप्ती होत नाही द्विज संध्या उपवित्तिरहित नाही तसेच विभूती वाचून संध्या करू नये कुठलाही मंत्र जपू नये कारण त्या विना केलेले कर्म अनधिकृत होय श्रौत अथवा स्मार्त भस्मशांत पुरुषांनी संपादन करावे नित्य कर्माचे फल भस्मलेपन करावे सहा अंगुलांच्या प्रमाणाचा त्रिपुंड लावा अनामिका हा आकार मधले बोट हुकार मकार, लावा दुर्वासृष्टी स्वर्गलोकी गेले होते त्यांनी रुद्राक्ष आणि भस्म धारण केले होते हे शिव हे शंकर हे सर्वात हे श्रीपते जगन्नाथ असे शब्द ते मोठ उच्चारित होते कणवादी पितृगण देख सन्ाय हाय मेलो मेलो अकम् प्राणी का घोर शब्द ऐकू आला आमो आम्मी दग्ध करुणाकर मुनि कोर पितृनाथ मालले ये थे जवरस संयमिनी नगरी है पापी लोक नरक अपनी पापे भोगत है कुंभिपाक नरका वर्णन कर विष्णु ब्राह्मण इत्यादि माता पिता गुरु निंदक ही जो घोर शब्द है हा शब्द सतत आम ऐसी विरक्ति उत्पन्न होते ऐकुन तो मुनिश्रेष्ठ सत्वर कुंडाजा गला त्याने सहज कुंडात डोकावून पाहिले तेव्हा त्यातील प्राणी एकाएकी स्वर्गाहून अधिक सुखी झाले ते गाऊ लागले हसू लागले नाचू लागले तो भाग एकदम सुस्वर स्वराने भरून गेला सुगंधित वायू वाहू लागले तेव्हा दूत यमाला जाऊन म्हणाले अहो महाराज आज आश्चर्य घडले कुंभीपाक कुंडातले प्राणी सुखेभोगीत आहेत हे ऐकून यम रेड्यावर बसून तेथे आला त्या दूताकडून हे वृत्त अमरावतीला कळविले ब्रह्मदेव विष्णूसह सर्व दिग्पाल तेथे आले सर्वजण कुंभी भाग कुंडाच्या भोवती उभे राहून तो प्रकार पाहू लागले सर्वच विस्मित झाले असे जर घडू लागले तर लोकांना पापाची भीती वाटणार नाही असा विचार ते करीत होते इतक्या भगवान विष्णू शंकराकडे गेला आणि सर्व वृत्तांत त्याने शंकराला सांगितला नंतर त्याचे कारण काय असावे असे त्यांनी शंकरास विचारले शंकर म्हणाले हे विष्णू शिवभक्तांना मान्य असा दुर्वास भस्म आणि रुद्राक्ष लावून तेव्हा ते वा कुंभी पाकुंडात महिमा आहे त्यामुळे हे कुंड पितृलोकामध्ये राहणाऱ्यांचे तीर्थ होईल तेथे आता माझे लिंग आणि देवीची स्थापना करावी त्रैलोक्यात हे क्षेत्र तीर्थक्षेत्र होईल तेव्हा त्याची आज्ञा घेऊन हरी परत आला त्याने देवांना सर्व प्रकार समजावून सांगितला तेव्हा सर्व देवांनी ठीक असे म्हणून होकार दिला तेव्हा हरी आणि ब्रह्मा यांना भस्माचे महात्म्य सांगितले नंतर सर्व देवांनी तेथे लिंग आणि देवीची स्थापना केली तेथील पापी लोक विमानात बसून वैकुंठी गेले ते भद्रगण या नावाने प्रसिद्ध झाले नंतर यमाने दूर प्रदेशी दुसरा कुंभी भाग निर्माण केला सारांश भस्मा सारखे श्रेष्ठ काही नाही पर्वताचा भाग नदीचे तीर शिव क्षेत्र सिंधू तीर वारुळ तुलसीचे मूळ येथील मृतिका घ्यावी काळा पुंडर शांती करतो लाल वश करतो पिवळा संपत्तीदायी आणि पांढरा धर्म देतो अंगठा पुष्टी देतो मधले बोट आयुष्य आणि अनामिका अन्न देते पुंढरू लावताना नखानी स्पर्श करू नये दीप ज्योतीच्या पंक्तीप्रमाणे अथवा वेळूच्या पानाच्या आकाराचा किंवा कमलकुंड असावा दहा अंगुलेटावर केशव उदरात नारायण हृदयात माधव कंठात गोविंद उदराच्या उजव्या बाजू सुविष्णू त्यामागे आणि बाहूंच्या मध्ये मधुसूदन कर्णप्रदेशी त्रिविक्रम डाव्या बाजू श्रीधर कानावर ऋषिकेश पीठावर पद्मनाभ कण्यावर दामोदर ह्या देवता आहेत अशी कल्पना करावी वासुदेव म्हणून मस्तकावर न्यास करावा समयी आणि होमाचे वेळी मन शांत करावे यथाशास्त्र या नावाचा उच्चार करून ऊर्ध्वपुंड्र धारण करावा अशुद्ध आचार शून्य पापी यांनी जरी ऊर्धपुंढ मस्तकावर धारण केला तरी शुद्ध होते हे धारण करणारा चांडाल जरी कोठेही मृत्यू पावला तरी माझ्या लोकी येतो माझे स्वरूप जाणणारे भाग्यवान विष्णूच्या पायांच्या आकाराचा त्रिपुंड्र दोन रेघात धारण करतात हरिद्रा चूर्ण असे निर्मल आणि शूलाच्या आकाराचे पुंड्र लावावे वैष्णव छिद्ररहित पुंड्र लावतात वीर वैष्णवानी छिद्ररहित पुंढर धारण केल्यास महादोष लागतो दंडाच्या आकाराचा सच्छिद्र असा ऊर्ध्वपुंड वैष्णवाने लावावा अंतर राखून उर्ध्वपुंड्र लावणाऱ्याने माझे मंदिरच केल्यासारखे आहे अशा ठिकाणी विस्तृत पुंडरात विष्णू लक्ष्मीसह रममाण होतो अंतर न ठेवता ऊर्ध्वपुंड्र लावणारा ब्राह्मण अधम होय तो क्रमाने 21 नारकात पडतो म्हणून ब्राह्मणाने त्रिशुलाकार वर्तूळ चौकोनी असे ऊर्ध्वपुंडर लावावे वेदनिष्ठ ब्राह्मणाने अर्धचंद्रादी चिन्हे धारण करू नयेत वैदिक पुरुषाने श्रुतीप्रोप्त आडवा पुंढर सोडून इतर पुंढर धारण करू नयेत असे केल्यास ते पत होत तसेच त्याने शरीरावर मुद्रा धारण करू नयेत त्याने श्रौत चिन्ह धारण करावे ज्या श्रुतीबाहेर तंत्रात सांगितलेल्या देवता आहेत त्याचे चिन्ह अश्रौत असते कारण वेदसिद्ध महादेवच संसारातून सोडवतो तो भक्तावर अनुग्रह करण्यासाठी श्रौत लिंग धारण करतो तसेच वेद सिद्ध विष्णूचे लिंग ही श्रुतीप्रोक्त आहे म्हणून वेदोक्त मार्गाने ललाटावर भस्माचा आडवा पुंडळ धारण करावा जो नारायण शरण जातो त्याने नित्य ललाटावर गंधोदकाने शूल धारण करावा अध्याय पंधरावा समाप्त